क्षयी प्रणशांती कुलधर्मासनातन धर्मे नष्टे कुलम कृष्ण मधुरभोगी भगवत कुलक्षयी प्रणश्यंती कुलधर्मासनातन श्लोकाला थोडंसं प्रास्त आपण जर बघायला लागलो तर असं दिसणं का की अर्जुनाच्या मुखामध्ये ही भाषा का आली तर बुद्धाला उभा राहिलेला अर्जुन आणि युद्धापासून परावृत्त होण्याकरता का प्रयत्न करतो त्याच्याकरता आणि पुढे होणाऱ्या पापाच्या विषयी जाणीव त्याच्या अंतरकरणामध्ये असल्यामुळे तो युद्धा करतात आणि तयार झालेला अर्जुन आणि मी या युद्धापासून परावृत्त होणार आहे त्याचं समर्थन तो लागलेलं आहे युद्धा करता तयार झालेला अर्जुन कोणा युद्ध करण्याच्या मनस्थितीमध्ये काय तर पापाची जाणीव व्हायला लागली ते पाप कोणतं आहे ते कशा प्रकर्त्र कुलक्षे प्रणश्ये कुलधर्मासनातन धर्मे नष्टे पुरव कृष्ण होणार आणि सभे कुला मंजळी जाणार तस प्रणाम काय कुलक्षे प्रणश्ये कुलधर्मासनातन संपूर्ण कुलाचा नाश झाल्यानंतर म्हणजे कुलधर्म आहे ते कुलधर्म नष्ट होतील ना धर्म हा कुणाच्या याच्यावर अव्हन असतो त्याला काहीतरी एक धर्मीची आवश्यकता असते धर्मी नसेल तर धर्म आला कुठून सुगंध पाहिजे असेल तर काय पाहिजे फुल पाहिजे आवाज पाहिजे असेल तर काय पाहिजे बृथंभ पाहिजे तास तासा शोध काढल्या तेव्हा जोरदारी मंडळी आणि ते बोट फिरत असताना दिसत असतात त्याच्यातून मधुर पोवर काढत असतात ते तिकडत यास हे कशा करता सांगितलं तेव्हा धर्माकरता धर्मीची काय आवश्यकता आहे धर्म असतो तो, तो अमृत आहे त्याच्याकरता आणखी अमूर्त म्हणजे ही मनुष्य वागणारी असावी लागतात ते जर आणखी गेली प्र आहे ना त्याच्यामध्ये कुलक्षये प्रणश्य कुलधर्मा सनातनात म्हणजे सनातन असणारे जे कुलधर्म आहे ते कुलधर्म नष्ट होते धर्म नष्ट झाल्यानंतर काय धर्मे नष्टे कुलम कृष्ण अधर्म धर्माचं जर ते आणखी पालन करणारे ते जर गेले तर धर्म नष्ट होईल आणि धर्म गेलात असं सूर्य असतला गेला काय येत असते अंधर्म धर्म गेल्यानंतर काय राहते सगळा अधर्म म्हणून अधर्म राहील म्हणून इथे तो म्हणत असतो कृष्ण अधर्मिर्भवत होत संपूर्ण आणखी तो अधर्म आमच्या कुडाला काहीतरी व्यापून टाकले असं इथे सांगतो त्याच्यावरती ज्ञान शिवाय महाराजांची टीका बघा जैसे काष्टे काष्ट मधील तेथ बे उपजे तेथ ते ते काष्ट जाळीजे प्रजवेत तेव्हा आपणच आपला नाश कसा होत असतो याच्याकरता दिलेला दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये अग्नि जर पाहिजे असेल तर काष्टाच्या घर्षणाने अग्निप्राप्त होत असतो काष्ट काश्ट मथे ते काष्ट जाळी ज्या काष्टापासून हा उत्पन्न झालेला आहे ते काष्टसिद्ध करते का तो अग्नी त्या काष्टाला काय करतो जाणून टाकतो त्याप्रमाणे अधर्म सगळ्या आणि याला व्यापून टाकत असतो हा सांगण्याचा होते तैसा गोत्राची परस्परे जरी वध घडे मत्सरे तरी महादोषे घरे खुलची नाशे तैसा गोत्राची परस्परे त्या कुळामध्ये परस्पर आणि मनस्य निर्माण झाल्यामुळे वध घडे मत्सरे दोषामुळे एकमेक एकमेकाचा वध करत असतात त्या वधाचा परिणाम काय तरी तेने, तेने महादोषे घोरे कुळची नासे त्या मधा वधामुळे तेव्हा वैमनस्यामुळे मत्सरामुळे आणि तो संपूर्ण जे कुळ असत महादोषे घोरे कुळची नासे असा काही दोष किंवा पाप निर्माण होत असते की ते पाप संपूर्ण कुळाचा काय करते नाश करते म्हणणे येणे पापे अनुवंशर्म लोपे मग आणि अधर्मची आ आरोपे कुळामागे अशा रीतीने मनोनीयेने पापे अशा रीतीने कुळनाशाचं पाप झाल्यानंतर संपूर्ण वंशामध्ये वंशचा धर्म लोपे म्हणून कुळाच्या आलेले जे धर्म असतात वंशांनो परंपरेने ते संपूर्णच्या संपूर्ण वंश ते लुप्त होत असतात आणि अधर्मची आरोपे कुळामाजे आणि संपूर्ण कुळामध्ये अधर्म होतो तो अधर्म सगळ्या कुलाचा नाश करून टाकतो अधर्माविभवात कृष्ण प्रदूष्यंती कुल स्त्रिया स्त्रीष दृष्ट्या सुभाषणेय जाय ते कृष्ण प्रदूषणंती कुलस्त्रिया, स्त्रिया अज्ञाता अधर्माने ते संपूर्ण पूर्वी आपल्यानंतर प्रदूष्यंती कुल तेव्हा ज्या साध्वी स्त्रिया असतात त्या सा साध्वी स्त्रियांमध्ये अनाचार करण्याची वृत्ती निर्माण होते प्रदूषांती म्हणजे त्यांच्यामध्ये आणि हा दोष निर्माण होत असतो स्त्रीशुदृष्टासु वार्षणीय हे वार्षणीय कुलोत्पन्न असणाऱ्या <Cükkh》>, आणि भगवंत तेव्हा स्त्रीशुदृष्ट्रियांमध्ये जर का अनाचार दर शिरला त्याचा दृष्टप्रवृत्ती जर झाल्या तर जाय ते वर्णसंकर वर्णसंकर म्हणजे परस्पर भिन्न जातीमध्ये विवाह होत असतो त्याच्यामध्ये समवयस्क अशा काही जाती, जा जाती नसतात तेव्हा त्याच्यापासून ते जो काही पुढे होणारी प्रजा असते त्या प्रजेला किंवा त्याच्यामध्ये होणाऱ्या दोषाला वर्णसंकर असं म्हणतात तो वर्णसंकर त्या ठिकाणी होत असतो ऐसे सारासार विचारावे कवणे काय आचारावे आणि विधीनिषेध आघळे पाल महासाहेब वर्णसंकर झाल्यानंतर पाप झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रतिबंध निर्माण होत असतो तो, तो प्रतिबंध काय करतो सारासार विचारावे सारासार विचार त्याच्यामध्ये राहत नाही कोणी काय आचरावे आपण कोणता आचरण केलं पाहिजे हे सुद्धा त्याच्यामध्ये घडत नाही आणि विधीनिषेध आघवे आणि पारुषती म्हणून जे काही आपल्या कोरामध्ये आलेले काही विधी पडावे लागत असतात काही विधी निषेध म्हणून नको म्हणत असतात ते सर्वच्या सर्व त्याचा लोप होतो आघव्हे पारुषती म्हणजे बंद पडतात कशाप्रकारे दृष्टांत देऊन त्याचा सांगतात असतात दीप दौडीजे आणि मग अंधकारी राहटेजे तरी वजूची का आडफळी जे जयापरी अस्नाथदीप जवडीजे आणि अंधकारी राहाजीजे कशी परिस्थिती निर्माण होत असते याच्याकरता घ घरामध्ये असलेला दिवा जो आहे तो दिवा जर आपण जर भिजून टाकला आणि मग अंधकारी राहटीजे त्या अंधकारामध्ये आपण जे काही व्यवहार करत असतो तरी वजूची का आडखुळजी जयापरी जरी तो सरळ मार्ग असला तरी तो अडचणीला आणखी निर्माण करत असतो येथे या ठिकाणी देऊन सांगतात त्याप्रमाणे तैसा कुळी कुळक्षय होई ते वेळी ते आद्य धर्म जाय मग आण काही आहे पापा वाचूने त्याप्रमाणे संपूर्ण कुळाचा नाश झाल्यानंतर ते वेळी आद्य धर्म जाय म्हणून कुल परंपरागत आलेले जे काही धर्म असतात ते सर्वच्या सर्व धर्म निघून जात असत त्याचं कोणी आचरण करणार नसतो मग आण काही आहे पापा वाचूने म्हणून निषिद्ध कर्म व्हायला लागल्यानंतर त्या निषिद्ध कर्मोत्पत्तीमध्ये पाप निर्माण करण्याची शक्ती असते सगळं आणि जर काही असेल तर ते पापच त्याच्यामध्ये होत असते दुसरा आणखी त्याच्यामध्ये पुण्योत्पत्तीचा लेशसुद्धा राहत नाही ऐसे यमनियम ठाकते तेथ इंद्रिय सैरा सहरा राहते म्हणून व्यभिचार घडते कुलस्त्रिया यमनियम ठाकती आपण ज्याला यम असं म्हणत असतो अंधकरणाचा निग्रह करणे इंद्रियांचा निग्रह करणे ज्याला संयम असं म्हणत असतात तो संयम सुटून जात असतो आणि इंद्रिये स्वैराधवते केवळ स्वैर आचरण असते त्याच्यामध्ये विधी नसतो केवळ निषिद्ध कर्मामध्ये जण प्रवृत्ती असणे त्याला स्वैर आचरण असं म्हणत असतात तेव्हा इंद्रिय स्वैर राहत असे म्हणून ही कुलस्त्रिया म्हणून कुलवान ज्या स्त्रिया असल्या आपापल्या धर्माप्रमाणे वागणाऱ्या असल्या पण या पापाचा परिणाम काय उत्पन्न होत असतो मनोरी व्यभिचार घडते कुल स्त्रिया असूनेसुद्धा अनाचार करण्याची प्रवृत्ती त्यांची होते त्यांच्याकडून अनाचार होत असतो अशा प्रकारे उत्तम अधर्मी संचरते जैसे वर्णावर्ण मिसळते तेथ समूळ उपडती जाती धर्म उत्तम अधर्मी संचरते वाश्चवीत्या कुलोत्पन्न स्त्रिया असतात पण एकदा का त्या ह्याच्यामध्ये अधर्म शिरल्यानंतर पाप शिरल्यानंतर त्या उत्तम असूनसुद्धा आणि पापामध्ये कशा प्रवृत्त होतात तसे वर्णावरण मिसळते म्हणून समजातीनं राहत असताना मिषण जातीमध्ये त्या प्रवृत्त होत असतात वर्णावरणाचा काही विचार करीत नाही ते तर समोर पडते जाती धर्म म्हणून जे काही त्यामध्ये व्यवस्था जी काही वेदापासून चाललेली जे काही व्यवस्था असते समन कुले समान कुलामध्ये किंवा समान जातीमध्ये जे काही वर्ण व्यवस्था केलेली आहे ती व्यव सर्व व्यवस्था आणखी नाही होत असते आणि जातीधर्म वगैरे जो आहे तो सगळा नाहीसा होत असतो कशाप्रकारे होतो जैसे चव्हाटाची वेळी पावेगाई साहेब सैरा कावळी आणि तैसी महापापी कुळी संचरती <coughs> दृष्टांत देऊन दिलेले चव्हाटाच्या जाग्यावरती जर काही आपण बळी ठेवला म्हणा काहीतरी काही भाताचे पिंड म्हणा किंवा काहीतरी आपण अन्न जर ठेवला असेल तर पाविजे सैरो सैराव कावळी आणखी ते कावळ्याचं खाद्य असल्यामुळे चहूबाजून एक कावळी येत असतात आणि त्या बळीवरती ते जसे आणखी तावा मारतात किंवा तसा आणि हे असतात त्याप्रमाणे तशी महापापे कोळी संचरती म्हणून ज्याला पापामध्ये काही प्रकार झालेले आहे काही उपपाप काही काही शारीरिक पापं मानसिक पापं वाचित पापं असं म्हणून पापामध्ये जे केले असतात काही काही महापाप आहेत ते महापापे काय करतात ना महापापे कोळी संचरती तसा त्या बळी करते आणि अनेक बाजूने येणारे जे कावळे असतात ते त्या ठिकाणी गोळा होतात त्याप्रमाणे जेवढे म्हणून पापे असतील ते सर्वच्या सर्व पापे या कुळामध्ये संचरती म्हणजे प्रवेश करतात संकर होणार एव कुलग्नानांकुल पतंडी पित्रो हे लुप्तपिंडोदक क्रिया म्हणून पुण्याचे होणारे परिणाम अधिकाधिक कसे आहेत हे सांगण्याकरता पुढच्या श्लोकामध्ये सांगा अशा रीतीने आज शंकर झाल्यानंतर कुलघनाना आणि कुलघ्ना शंकर नरका म्हण शंकर कुलग्नांना कुलशेच नरका आहे म्हणजे शंकर सामान्य समजून हा संकर काय करतो कुलकुल म्हणून कुलाला पतीत करणारा असा जो असेल आणि ते जे कुळ संपूर्ण ज्या संपूर्ण त्याला नरकाऐव म्हणजे नरकाशिवाय दुसरं कारणच नाही त्यांच्याकरता आणखी नरकच ठेवला आहे एवकार म्हणजे इतरांचा निश्चित करतो त्याला दुसरी कोणतीही उत्तमोत्तम उत्तम गती नाही नरकाशिवाय दुसरा प्रश्नच नाही असे ते सांगतात पतंज पित्रो हे शाम लुप्तपुनबोधक क्रिया एवढंच नव्हे तर लुप्तपिरोधक क्रिया म्हणजे वंशानद्यांचे सगळ्या अनाचार शिरला असल्यामुळे जे काही कुलधर्म चालत आलेले असतात त्या सर्व कुलधर्माचा लोप होत असतो म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जे काही पितृपंधरवाडा म्हणून दिलेला असतो पितृ पितृनव्रता पितृव्रता असं म्हटलेलं आहे तेव्हा वर गेलेले जे काही पितर असतात ते आपल्या वंशजापासून काहीतरी इच्छा करत असतात त्यांच्याकरता सांगितलेले काही मिनोस धर्मामध्ये आपल्याला आणखी त्या वंशामध्ये असलेल्या आणि व्यक्तीचं काही कर्तव्य असतं जे पूर्वज असतात त्यांच्याकरता पिंड म्हणा किंवा आणखी म्हणा दानधर्म वगैरे जे काही सांगितलेले आहे ते सर्वच्या सर्व लुप्त होत असतात पिंडवोदक क्रिया आणि पतंती पित्रो हेश अशा प्रकारे ते पिंड म्हणा किंवा काही आपण जे काही पूर्वजाकरता आपण जे काही करत असतो त्यांचा आणखी लोप झाल्यामुळे सर्वच्या सर्व जे पितर असतात ते पितर पतंती म्हणजे नरकामध्ये येऊन पडतात हा आणि कुलक्षयाचा परिणाम इथे अर्जुनाचे या ठिकाणी सांगतो मग कुळा तया शेगा आणि कुळघातकार येरा का, एर का नरका जाणी आधी म्हणून कुळा तया शेगा आणि कुलघातका म्हणून कुलघातक म्हणजे कुळाचा नाश करणारा आणि असणारं जे संपूर्ण जे संपूर्ण कुळ हेरा ये नरका जाणी तेव्हा पुढची जी आणखी ज्याला अधोगती म्हणून म्हणत असतात मनुष्याखाली उतरत उतरत आणि कोणत्या स्थळापर्यंत जात असतो म्हणून आपल्या शास्त्रामध्ये भागवतामध्ये नरकाचं शुद्धाकरण केलेलं आहे बरेचसे नरक त्याच्यामध्ये सांगितलेले आहे तेव्हा त्या नरकामध्ये आणि तो प्रवृत्त होत असतो त्या नरकाला जात असतो देखे वंशवृद्धी समजतं यापरी होय पतितं आणि मग भोवांड ती स्वर्ग असतं अशा रीतीने वंशवृद्धी समस्त यापरी होय पतीत ज्या ठिकाणचा आणखी हा धर्म जुळून गेलेला आहे सर्व धर्माप्रमाणांचे वाचरण होत असतं असल्या प्रकारचा जो वंश आहे त्या वंशामध्ये असलेली जी काही मंडळी आहे ती सर्व ज्या सर्व पतीत होते पत होते म्हणजे वृद्धगामी होण्याच्याऐवजी खालच्याला जाणं त्याला पतीत असं म्हणत असतात तेव्हा असे सगळे पतित होत असतात परिणाम असा कारण की त्या वंशामधल्या मंडळी जर नरकाला गेली तर त्याचा परिणाम असा होत असतो त्या आणखी पूर्वजाना सुद्धा वंशिक दुराचार पुत्र झाला तो गो बराणी असं सांगितलेलं आहे म्हणायला लागले दुराचार मनुष्य आहेत तेव्हा महाराज श्रीण म्हणत असतात वरका नाही खाताला असलाच दुराचार पुत्र आणि जन्माला आला तर याला जर नाही सर असतं बरं झालं असतं का म्हणलं असे हो तर म्हणले आहे का बेचाळीस पुढं असं सांगितलेलं आहे इतके त्याचा पापाचा पाप पुरौ पुरौ। या पापाचा विचार करते वेळे इथपर्यंत हे पाप आणि आपल्याला खालच्या दशेला येत असते त्याच्याकरता इथे सांगतात मग हुवानले ते स्वर्ग असतं पूर्वपुरुष म्हणून पुण्याईनी म्हणा किंवा याने म्हणा असे जे काही पितर लोकामध्ये गेलेले जे पूर्वज असतात ते सुद्धा यांच्या या पापामुळे आणखी पुन्हा वरून आणखी खाली येतात पुन्हा ते नरकाला येत असतात येथे असं सांगतो म्हणजे इथं नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेथे कवना तिळून दवना अर्पे आता वंशाचा <coughs> जर सगळा नाश झाला असेल मग त्याच्यामध्ये नित्यनैमित्तिक कर्म आणि ते बंद पडत असतं म्हणून तिथे आणि सांगतात की का <coughs> नित्यादी क्रिया टाके म्हणून ते आपल्या जनदे आणि मंसेमध्ये कर्माचा विचार करते वेळी जे जे काही मनुष्य देहामध्ये दे कर्म होत असते त्या कर्माचे काही प्रकार केले नित्य नैमित्तिक कर्म विहित कर्म म्हणा निषिद्ध कर्म म्हणा विहित कर्म म्हणजे नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त म्हणून सांगितलेले असतात म्हणून जे रोज करण्याकरता जे काही कर्म सांगितलेले असतात त्याला नित्य कर्म असं म्हणत असतात ते सर्व नित्य कर्म बंद पडतात नित्यादी क्रिया ठाकरे आणि नैमित्तिक क्रिया पार होते म्हणून काही निमित्ताला अनुसरून आपण काही कर्म करत असतो नाही काय पितृ पक्षामध्ये पित्राचं तर्पण करत असतात किंवा एकादशी म्हणा व वारी म्हणा हे जे काही असतात त्याला नैमित्तिक कर्म असं असतात ते नैमित्तिक कर्मसुद्धा बंद पडत असते इथे त्याचं वर्णन करून सांगतात नैमित्तिक क्रिया पारोखे आणि ते थकवणं किंवा म्हणून स्वर्गातले जे काही पूर्वज असतात ते काही अपेक्षा करत असतात कोणीतरी वंश चांगल्या प्रकारे अशे इच्छा होऊन ते ज्याची इच्छा करत असतात त्या सर्व आणखी त्यांच्याकडून लागणारे जे काही भोग असतात किंवा यज्ञामध्ये आणि त्या देवतेच्या नावाने किंवा याच्या नावाने जे काही आव्हान आहुती दिल्या जात असते ती आहुती देणारेच बंद पडल्यानंतर तेवढके कवड अर्पी मग तिथे जे काही आणखी लागत असतं ते देण्याकरता कोण सिल्लक राहील असं इथे सांगतो तरी पितर काय करतील कैसेनी स्वर्गावसुती म्हणून तेही येते कोळापाशी म्हणून बरंच स्वर्गामध्ये असलेले जे पितर आहेत ते पितर देखील काय करणार आहेत कोणी आणखी वंशामध्ये त्यांना आणखी आहुती देणारा म्हणा किंवा पिंड प्रदान करणारा जर मिळाला नाही तर कैसेनी स्वर्गीय वसती मध्ये स्वर्गामध्ये कसे राहणार कारण यांच्या पापामुळे म्हणून तेही येते कोळापाशी म्हणे संपूर्ण जेव्हा संपूर्ण कुळामध्ये प नरकामध्ये पडलेलं जे कुळ असतं त्या कुळामध्ये आणि ते पूर्वस्थ असलेले स्वर्गस्थ असलेले जेवढे काही आपले पूर्वज आहे तेही सुद्धा नरकामध्ये येऊन पडतात जैसा नसागरी व्याळ लागे अंतो न्य शिखांत व्यापी वेगे ते आब्रम्हळ अवघे आपलं विजय जैसा नखाग्री व्याळ लागे तेव्हा नखाग्री म्हणजे पायाच्या नखाला जरी अंकी साप लागला तर तो काय करतो श्रीखांतव्यापी वेगळी काय त्याच्या विषयामध्ये शक्ती असते कोणाला माहिती डॉक्टर साहेबांनी तो प्रसंग बघूया बाबा दिसायला लहान आहे पण ते त्याला लहान बनता येत नाही कारण ते पिलू कोणाचं आहे ते आपला परिणाम आणि केल्याशिवाय राहत नाही असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणजे मोठा असला वे। वे तो आणखी आपल्याला वयकुंठाला देतो <laughs> लहान त्याच्यामध्ये असलेला नखाकरी व्याळ लागे म्हणतो नखाला जरी त्यांनी चावा घेतला तरी तो शिखांत व्यापी वेगे काय म्हणजे तेच्यामध्ये विश्वामध्ये शक्ती असते नखापासून तो शेडीपर्यंत असं दाखवले आहे खालचा पायाच पायरवरचे शैनी इथे आहे रे तुमच्या इथले शिखांतवी असे दोन धर्म घेतलेले आपले त्याला नखापासून नाही काय एखादं म्हणून म्हणत असतो म्हणलं तुम्ही आम्हाला काय सांगता तुम्हाला नखापासून तो सैनीपर्यंत ओळखतो त्याच्यामध्ये पत्र ते नख म्हणा किंवा केसं म्हणा त्याला काय येत नाही त्याला चेतनही म्हणता येत नाही न अचेतनही म्हणता येत नाही चेतन म्हणावे तर कापल्यानंतर दुःख होत नाही बरं अचेतन म्हणावं तू वाढल्याशिवाय आहे त्याच्यामध्ये म्हणून काय म्हणायचं ते जात तुम्ही ठरवा भानगडीत फुडत नाही श्रीकांत व्यावी वेगळी वे तेवी आम्ही पुढं घे आपलं विजय त्याप्रमाणे हे पाप सामान्य समजू नका मग ते काय करत एकाच माणसाला नव्हे घराण्यातल्या एका माणसाला जरी ते पाप आणि केलं असेल तरी संपूर्ण कोळ हे व्याप पाप आपलं पैज्य म्हणजे व्यापून टाकते दोषही येते कुलग्नाना वर्णशंकर कारकही उत्साह्ये जातीधर्मा कुलधर्माशाश्वत दोषी येते कुलग्नाना वर्णशंकर कारकही कुलग्नाम येते वर्णशंकरही दोषी आणि जातीधर्म हा कुलधर्माच्या आणि शाश्वत हा उत्साह जनते कुलबणार असा कुलाच्या विषय आणि हे करणारा कुलबणारे कुलच नष्ट करणारा असा वर्णसंकर कारक हे म्हणजे ज्या कुलामध्ये वर्णशंकर झालेला आहे तेव्हा तो काय करत असतो वर्णशंकर दोषे म्हणजे या दोषाच्या द्वारा कुलधर्म शाश्वत असलेले असे जे कुलधर्म आहे जातीधर्म आहे उत्साह जनते म्हणजे समोर नष्ट करून टाकतो अशी आणि त्या वर्णशंकरामध्ये आणि कुलगुरणामध्ये कुलगुना म्हणजे कुलाच्याविषयी वाईट अंतत हे विचार कर वाचार करणारा त्याच्यामध्ये असलेली शक्ती या ठिकाणी आणखी सांगितलेली आहे उत्सन कुलधर्माना मनुष्याना जनादनं नरके नियतम वासो भवत्यत्तन शुरो उत्सन्न कुलधर्माना मनुष्याना जनादन हे जनादन जनाना मदय ते तेव्हा दुष्टजनाना असं आपल्याला लावत जनाना, जनाना अर्धयंती म्हटल्यानंतर त्यांचं भल तर देवा कळते <laughs> कारण जन म्हटल्यानंतर तो सर्व वाचक असल्या शब्द असल्यामुळे सर्वांचाच अंतर्भाव त्याच्यामध्ये होत असतो मग काही भक्तही आहे काही दुष्टही आहे मग तिथे जनाना अर्धयंती असं म्हणजण्यापेक्षा दुष्टजनाना अर्धयंती असं म्हटलं तर चांगलं होत असतं त्याप्रमाणे उत्सन्न कुल धर्माना मनुष्यानां तेव्हा धर्मनष्ट झाल्यानंतर सर्व ज्या सर्व उत्सन कुल धर्मानां म्हणजे धर्म नष्ट झाल्यानंतर मनुष्यानाम नियतम आणि नरके वाचो तेव्हा अशा प्रकारची जी माणसं असतात त्यांना नरके नियतम वाचा एकदा आणखी नरकामध्ये पडल्यानंतर पुन्हा त्याच्यातून सुटकाच होत नाही त्याला म्हणायचं नरके नियतम वाचा जन्म ठेवच <laughs> <laughs> सत्यमजुरी नाही जन्मले <laughs> <laughs> जल्दुठे म्हणजे पुन्हा काही त्याला जेलच्या बाहेर येता येत नाही त्याप्रमाणे नरके नियतम वासा भवती आणि सोष असा आले आणि अर्जुन नंतर ऐकलेला आहे यावरून असं सिद्ध होत असते की अर्जुनाची सगळी पूर्वमी असं तयारी असली नाहीतर एवढं आहे पापाचं विवरण आलं तरी कुठं अर्जुनाच्या बाबतीमध्ये नरनारायण असं म्हटलेलं आहे इथे सहज आलेलं आहे म्हटलं आम्ही असा आणि ऐकलेलं आहे कायमचा त्याला नर्क प्राप्त होत असतो म्हणलं हे सामान्य पाप नाही अहोबत महत्व कर्तुम व्यवस्थिता वयम यद्ध्राज्य सुकलो वेन हांतून स्वजनम उद्यहा अहोबत महत्वाप हे युद्ध तर युद्धाच्या निमित्ताने एक मोठं पाप आमच्याकडून होऊन राहिलेलं आहे याची जाणीव अर्जुना आठ्यानंतर असल्यामुळे त्याच्या मुखातून निघालेले आणि वाक्य अहोबत महत्वाप कर्तम व्यवसिता वयम यध्राज्य सुखलोभेन हां स्वजनमुद्यता तेव्हा यध्राज्य सुखलोभेन केवळ राज्याच्या आणि सुखाच्या आणि लोभाने हतु स्वजनमुद्यता स्वजनं हं केवळ एक राज्य आपल्याला प्राप्त व्हावं एवढ्या करता स्वजनं हांत तेव्हा हे दिसणारे मंडळी आहे हे आमचे सगळे आत्ता आहे इष्ट आहे हांतुम म्हणजे मानण्याकरता आम्ही जे उद्योक्त झालेलं आहोत म्हणलं हे सामान्य पाप नाही अहोबत महाम पाप म्हणला हे फार आमच्याकडून होणारं पाप आहे सामान्य पाप नाही म्हणून पापामध्ये सुद्धा आपण पाप कोणाला म्हणत असतात ब्रम्हद्य असुरा पापै गुरवांग नागम महापादकांना होत संसर्गीचे पंचमहा असा मेवा असला कुठला तरी अश्लोक आहे त्याच्यामध्ये आणि ते पापकुंचे ब्रह्महत्या सुरापान तेव्हा एखादा म्हणशे म्हणत असतो म्हणलं ब्रह्महत्या आहे महापाप आहे हे म्हणलं तुमचं मान्य आहे पण हे सुद्धा महापाप आहे म्हणलं सुरापानाला सुद्धा याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणलं हे काही आहे की हे काही फारसं नव्हे मग एवढं त्याला सुरापानाला महा आणि महापाप म्हणण्याचं कारण काय हे काही काहीत त्यांनी काही हून केलाय का कोणाचा इतकं म्हणजे इतकं त्याला मापाप म्हणण्याचं कारण काय असा एक प्रश्न म्हणलं काही महापाप नव्हे काही म्हणून तुम्ही पाह की ते काही मापाप नाही असं समजून अलीकडचा तरुण वर्ग कशात प्रवेश करतो पण त्या <laughs> महापाची जर जाणीव झाली तर ते त्याच्यापासून असं आहे ना ध्याय ते विषयां तुमचा संगस्ते येते संघात संजायचे कामात कामात क्रोधो विजा कोरोना नव्हती समूहात समूहात समूहात स्मृती म्हणून स्मृती म्हणू दशा ब्रह्महत्या केल्यानंतर मनुष्याने वध केल्यानंतर त्याला पाप लागते माणसाची बुद्धी संपली माणूसाचा हा खूणच आहे वधच आहे बुद्धी संपल्यानंतर माणसामध्ये काय राहा संपलं बघा म्हणजे जे आपण ज्याला महापाप म्हणून म्हटलेले आहे ते जे महापाप स्वरापाना म्हटल्यानंतर माणसाला माणूस ठेवत नाही त्याचा आणखी हनन करते म्हणून सुरापणाला सुद्धा कोणतं म्हटलेला आहे महा इतर तरी वर आहे पण मनुष्य असून सुद्धा मनुष्याचे कर्तव्य करण्याकरता जे आणखी परावृत्त करत असते ही शक्ती जर कशामध्ये से। वाईट सेवनामध्ये आहे म्हणून वाईट सेवनाला सुद्धा काय म्हटलेलं आहे महापाप म्हटलेला आहे सुरापान <coughs> स्त्रिय गुरु म्हणा का महार महापात हो तसंसर्गीचे पंचमहार आपल्या सर्वांना माहिती आहे तात्पर्य तेव्हा जे काही पाप करत असतात ते त्यात काही किरकोळ पापं असतात काही सामान्य पापं असतात काही विशेष पापं असतात विशेष पापं असल्यानंतर आपल्यासुद्धा याच्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये जसा जसा गुणा असेल त्या त्याप्रमाणेसुद्धा आणखी काही न्यायाधीश त्या योजना करत असतात त्याप्रमाणे आणि या ठिकाणी आमच्याकडून मोठं पाप होऊन राहिलेलं आहे असं अर्जुन देवाला सांगत असतो म्हणजे आमच्याकडून जे पाप होत आहे तेव्हा आणखी या स्वजनाचा स्वजनाला मारण्याकरता मी जे काही राज्याच्या सुखाने प्रवृत्त झालेलं हे सामान्य पाप करण्याकरता मी प्रवृत्त झालो नाही हे महापाप आहे देखा अवधारी आणि एक येतकडे महापात जे संगतोषे लौकिक भ्रंश पडेल अवधारी आणि कैक येत घडे महापादक देवा ऐका तुम्ही आमचे हे सामान्य पाप नसून आमच्याकडून मोठं पाप आहे जे संघ दोषे लौकिक भ्रंश पडे किंवा पतिकाच्या संगतीमुळे आणि सगळे जे काही कुलधर्म आहे आचार, आचार धर्म आहे ते आचार सुद्धा आणि आमच्याकडून घडत नाही जैसा घरी आपुला अग्नी लागला तो आणि काही प्रज्वलीला जाळवून निघाले जैसा घरी आपला अग्नी वसे अग्नीला गला अकस्मात आपण घरी बसलो असताना घराला जर अग्नी लागला तर तो अग्नि काय करतो आणि काही प्रज्जलीला जाळून निघाली एकदा तो अग्नि प्रज्वलित झाल्या म्हणजे जे जे काही येईल त्या अग्नीमध्ये त्या सर्वांना तो आणखी जाळवून टाकत असतो त्याच्यामध्ये असलेली जी दहाक शक्ती असते ती दहाक शक्ती आणि काही का त्या सर्वांना जाळण्याचं कार्य त्या अग्निमध्ये असलेली दहाक शक्ती ते करत असते त्याप्रमाणे तैशी आतय संगती जे जे लोक वर्तती तेही आणि बोधा काय बाधा पावती निमित्त येणे तैशी आतय आकुळ संगती म्हणून त्या कुळाचा नाप झालेला किंवा वर्णशंकर ज्याच्यामध्ये शिरलेला आहे अधर्म शिरलेला आहे जे जे लोक वर्तते त्याच्यामध्ये जे जे लोक वर्णन करतात संगदोष जनाप्राप्त झालेले आहे तेही बाधा पावती निमित्त येणे ज्याप्रमाणे आणखी अग्नी त्या अग्नीमध्ये जे जे काही आणखी प्राप्त होईल त्यांना जाळून टाकतो त्याप्रमाणे आणि ज्या फुलामध्ये जे काही लोक असतील त्या सर्व लोकांनासुद्धा अना बाधा करण्याची शक्ती आणि या दोषामध्ये असते असं इथे अर्जुनाला सांगायचं आहे तैसे नाना दोष चकळत अर्जुनमध्ये हे कुळ मग महा घोर केवळ निरय हो अशा प्रकारे आणि हे सर्वच्या सर्व कुळ अर्जुन म्हणे कुळ अशा हो या दोषाने व्यक्त असलेलं असं जे कुळ आहे हो हो मग महाभोर केवळ आणि निरळभोगी या झालेल्या पापामुळे संपूर्ण ज्या संपूर्ण जे कुळ आहे ते कुळ आणि कशाची प्राप्ती होते त्याला निरळ नाम आणि नरक ज्याला म्हणत असतात त्या नरकाची त्याला प्राप्ती होते पडग ही आरतीये मग कल्पांत ही उगलदाई वेसणे पतन लक्षी अर्जुन म्हणे तो अर्जुन देवाला सांगतो मला देवा अशा या नरकामध्ये पडल्यानंतर पडली होती हे ठाई मग कल्पांतही उक उकल नाही देवाचा नरका म्हणून कल्पांत जरी झाला तरी त्याच्यातून त्याची सुटका होऊ शकत नाही सणय पत्ना गुलक्षही अर्जुन म्हणे कुलक्षय प्राणशांती कुलधर्मा सनातना पुढच्या पापाची जाणीव असल्यामुळे आणि ह्या कुळाचा क्षय झाल्यानंतर अशा प्रकारे आणखी ते कुळ नरकामध्ये पडत असतं पुन्हा ते कधी त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही असला आणखी पाप त्याच्याकडून होत असते देवा आणि विविध काही विविध काही ऐकले तरी अजूनहीवर त्रास लिहिजे हृदयवंधनाचे काय केले अवधारित <coughs> तेव्हा असल्याप्रकारचे अंगी आणि पाप त्याच्याविषयी आम्हाला कळत असताना देखील आम्ही ऐकत असताना देखील वरील अजूनही त्रास म्हणजे जर आम्हाला त्या पापाची चिळस येत नसेल शिशारी वाटत नसेल तर हृदयवज्राचे काय केवधारी बा म्हटलं आमचं इतकं अंतःकरण निष्ठूर आहे का वजनाप्रमाणे आहे का वजना म्हणलं तो आमच्याकडून ऐकून घे अपेक्षित हे राज्यसोब दयालागी त्षणिक आणि असे जा जाणत आहे दोघ व्यव अभिरवात ज्या जा आणखी याच्याकरता आम्ही सगळं उद्द्युत झालेलो आहोत तेव्हा ह्या याच्यामुळे आम्हाला काय प्राप्त होणार आहे अपेक्षेचे राज्यसुख योद्धाच्या याच्यापासून आम्हाला जर काही प्राप्त होईल तर राज्यसुख आहे तेव्हा अर्जुनाला जाणीव असल्यामुळे तो म्हणत असतो जयाला गीत आज क्षणी ज्या राज्यसुखाकरता आम्ही आणि एवढा मोठं हे सगळं करणार ते राज्यसुख त्याचा कालावधी सांगतात म्हणजे ते क्षणिक आहे अनेथ जाणता येई देखा भर क्षणिक सुखा करता एवढा मोठा घोर प्रसंग आम्ही तो आणखी घडून यावा त्याचा आणि त्याग का करू नये युद्धाचा असं इथेवर मी म्हणतो हे वडील सकळा फुले वनावया दिली तेव्हा आमचे जे आपण मारण्याची इच्छा ठेवून आहोत म्हणजेच सांगवा काय थे आणि घडल्या मग यांना मनामध्ये आणखी मारण्याची इच्छा ठेवणं याच्यापासून आम्हाला कोणतं बाप म्हणलं नाही हे देवा तुम्ही सांगा यदी माप्रतिकारं अशस्त्र शस्त्रपाणया धातराष्ट्रारणय हानी तन्मे क्षेमतर भव्हेदी मा अप्रतिकारं अशस्त्र शस्त्रपाणया धात्रारण्ये हानी होत तन्मे क्षेमतर भव्हेर य मा अप्रतिकारं तेव्हा मी आणि यांच्यापासून प्रतिकार करीत नाही म्हणजे युद्ध करता तयार न झालेला असा मी अप्रतिकारण म्हणजे प्रतिकार न करणार आह अशस्त्र म्हणजे माझ्या हातातले शस्त्र नसलेलं असा मी शस्त्रमाणा आहात धातराष्ट्र हा धातरा तेव्हा धातराष्ट्राच्या आणखी याच्या बाजूला असलेले जे शस्त्रधारी जे लोक आहेत किंवा ते रणे हन्यवर्तन क्षेमतरम हवेत मी निशस्त्र असलेलं असं जो मी त्याने जरी मला अंत्यशस्त्राने मर, मार मारलं तर म्हटलं हे फार चांगलं होईल अशी अर्जुनाच्या मनाची स्थिती झालेली आहे म्हणलं निशस्त्रासा मी यांच्याकडून जरी मारला गेलो तरी या युद्धामध्ये मला चांगलं होईल असं तू सांगतो आणि यातवरील जियावे त्यापासूनही बर्वे जे शस्त्र सांडोने सहावे बाणे याचे आता यावरी जियावे तेव्हा त्यापासूनही बर्वे शस्त्रे सांडवणे म्हणून या जगण्यामध्ये निशस्त्र होऊन युद्ध करताना जगण्यामध्ये मला आनंद वाटतो जे शस्त्रे सांडवणे सहावे बाण याचे तेव्हा हातातले शस्त्र टाकून देवं यांनी जरी मला बाण मारले तरी ते सहन करणं हेच मला आनंदामध्ये वाटत असतं असं देतो त्यावरी होय जितुके ते मरणेईवरी निके तरी येणे कलमशी चाड नाही यावरी होय जितुके अशा प्रकारे काही दुःख सहन करीत असताना वरी मरणही हो बरे निघेल जरी कदाचित मला मरण आलं तरी तुझा मी त्याच्यामध्ये बरे वाढेल म्हणजे आनंद माने, परी येणे कलमसे चाड नाही युद्ध करुण यांना मारण्यापासून जे काही पाप होईल त्या पापाजी मला मुळीच इच्छा नाही असा आनंद असे देखून हे सगळं आपले कोळ मग म्हणे केवळ निरय हो अशा रीतीने त्या संपूर्ण सैन्याकडे पाहून अर्जुन म्हणायला लागला यांच्यापासून मला जे राज्य प्राप्त होईल ते राज्य नसून केवळ तो निरयभोग हो आहे म्हणजे तो नरक आहे असं अर्जुन म्हणतो असं संजय आणि त्या धत्राष्ट्राला आणखी सगळं सांगतो संजय वाच एव मुक्त अर्जुन असंख्ये रथोपस्थ उपाविस विसृज्य सत्व चाप संविध मानस एव्हा अर्जुन हा असंख्य उपाविष म्हणजे अशा प्रकारे संख्ये म्हणजे त्या युद्धामध्ये अर्जुन म्हणजे मुक्ता म्हणजे अर्जुन म्हणाला रथोपस्थ उपावििषद सुसू विसृज्य सरम चापम शोक संविध्न माणस अशा रीत्याने आणखी म्हणून युद्धामध्ये अर्जुन रथोपस्थ उपावििषद म्हणजे रथाखाली बसला पण तो बसलेला अर्जुन कसा होता शोक संविग्न माणस जगा अंतकरणामध्ये शोकाने व्यक्त झालेला आहे असं असलेला अंतकरण असा जो अर्जुन विसृज्य स्व शरमच्यापण हातामधले खाली बसलाय रथामध्ये बसला हातामध्ये असलेले जे धनुष्यमाण आहे विसृजव शरम च्या पण रथामध्ये ठेवून गेले आणि शोक सविग्न अर्जुन तिथे बसलेला आहे इथे श्रीमदभागवद्गीतासपणे सुब्रहविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथम अध्याय ऐसे ती अवसरी अर्जुन बोलला समरी संजय म्हणे उधारी धतराष्ट्र ते तो संजय सांगतो म्हणजे धतराष्ट्र ऐका अशा प्रकारे त्या आणि युद्धाच्या वेळेला अर्जुन बोलेला ती समरी अर्जुन काय म्हणाला म्हणून तो संजय त्या धतराष्ट्राला सांगतो अत्यंत उद्देगला न धरत गहिवर आला अशा रीतीने अत्यंत अंतःकरणामध्ये दुःखाने आणि व्यापून गेलेला आहे न धरत घईवर आला अनावर असलेला जो घईवर आहे तो धरू शकला नाही अन तेथं उडी खातली खाला आणि रथो निया तेव्हा येथे आपण पाला व्यासाचा जो, जो अर्जुन आहे रथोपस्तो उप आयुष्यात असं म्हटलेलं आहे नाथ व्यास नारायण आणि अर्जुनाच्या भक्तीमध्ये शेवटच्या आणखी श्लोकामध्ये सांगतात असा जो यममुक्त अर्जुनात संख्ये रथोपस्त उप आयुष्यात रथाच्या रथामध्ये बसला ज्ञानेश्वर महाराजांचा थोडा अधिक विषयक जर कोणता असेल तिथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वुडी घातली खाला रथोलीयाुडी घातली म्हणजे आणि तिथून गुडी म्हणजे तसा अर्थ होळी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची <laughs> भाषा जरी असली तरीसुद्धा आपल्याला नाही का आता एवढा मोठा अर्जुन गुढी कशी म्हणाल लहान असतं तर लहानपणाने गोळी मार नाही घोड्यावरून <laughs> जसा मनुष्य सा नाही का सर्वसामान्य मनुष्य घोड्यावरून खाली उतरतो त्या पद्धतीप्रमाणे अर्जुन रथामधून काय झालं खाली उतरला असा घ्या गोळी घातली याचा अर्थ आणि बरोबर असा रथावरून जे काही चढण्याची पद्धत असते किंवा उतरण्याची पद्धत असते त्याप्रमाणे उतरण्याच्या पद्धतीप्रमाणे अर्जुना खाली झाला आणि पुढे ज्ञान शर्मारा सांगतात रथोरिहा मग राजकुमार पदच्यूत जय होय उपहत कालही राहुग्रस्त आणि कळाही जय सहा राजकुमार प्रदच्युत एखादा राजकुमार आहे आणि त्याचं ते पद्गुण गेल्यानंतर होय उपहत जसातून आणि काय होत असतो तुमचा उपहत होत असतो म्हणजे आणि निश्चिय होत असतो नाही का तुमचा आता राजकुमार आहे आणि ते पद गेल्यानंतर मग आता काय होत असत जेलमध्ये पडाव तुम्हाला सांगणार बरं पहिलं ना उलट आहे ओळखून घ्याय तो पत होत असतो त्याची काय स्थिती होत असते ते तुमच्या लालू प्रसादही आहेत पद निघून गेल्यानंतर त्याच्या इथे सहज तुमचा विधान म्हणून सोडून द्या तेव्हा उपहत होत असतो या प्रकारे ते आणि सांगितलेलं आहे काय आहे ना जयशाव होय उपहत का रवी राहुग्रस्त कळाही किंवा राहुग्रस्त राहून आणखी सूर्याला गळल्या गर, गिळल्यानंतर ज्याप्रमाणे काला हिंद असं आणखी सूर्य होत असतो एक महासिद्धीचा दृष्टांत देऊन सांगतात महासिद्धी संभ्रमे जिंतीला तामस भ्रमे जसा आणखी कदा तपस्वी मनुष्य आहे त्याला महाशिद्धी प्राप्त झाल्यानंतर अंधग्रहणामध्ये आणखी काम निर्माण होत असतो मग आकडूनही काम हे दिन काम त्याला जसा दुर्लभ दुर्बळ करत असतो त्याप्रमाणे तसा तो अर्जुन अत्यंत आणि दुःख जर्जर तेव्हा त्याची परिस्थिती सांगतात खाली बसलेला अर्जुन तो कशा स्थितीमध्ये आहे अत्यंत दुःखाने व्याप्त झालेला आहे तेथ जेथ राम वर तजिला ते तेने म्हणून रामवर म्हणजे तो रथ आणि बाजूला करून अर्जुन खाली बसलेला आहे अत्यंत दुःखाने उद्देज असा झालेला अर्जुन सर्व जसरम मग धनुष्यबाण सांडिले आणि न धरत अशुरूपात आले हातामध्ये असलेले धनुष्यबाण जमिनीवर ठेवले न धरत अशुरूपात आले किती आव करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा डोळ्यामधून अशुभ गळू लागले ऐक राजा वर्तले संजय म्हणे मग संजय सांगतोय राजा धोतराष्ट्रा अशी अर्जुनाची स्थिती झालेली आहे आता यावेळी तो वैकुंठनाथ देखोणे सखेद पार्थ तेव्हा भगवान वैकुंठबाद नायक असलेला असा जो परमात्मा असा हा युक्त अर्जुनाला पाहून <coughs> कुणेपरी परमार्थ निरूपेल तेव्हा त्याला आणखी पुन्हा उभा करण्याकरता परमात्मा कसं सा तत्वज्ञान सांगतील ते सविस्तर पुढारी कथा पुढे असणारी जी कथा आहे अतिशय कौतुक ऐकतात कौतुक करून तुम्ही आमच्याकडे ऐका ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदास म्हणून निवृत्तीदासाचे शिष्य असलेले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा इथे श्री ज्ञानदेव भावार्थिविकाया प्रथम अध्याय असे ते संपलेलं आहे